इसापनीती वाटक मिलिंद लव्हाणकर गोष्ट दोनशे एक साळू आणि साप मला आपल्या जागा द्याल तर मी तुमची फार आभारी होईल अशी एका साळूने सापांना विनंती केली सापांनी अविचारांनी ती तिची विनंती मान्य करून तिने आपल्या बेळात येऊ ती आत शिरतात तिची काट्यासारखी तीक्ष्ण पिते अंगास सापांना फार दुःख झाले मग ते तिला म्हणाले साळूबाई आता तुम्ही येथून जाल तर बर होईल हा उपद्रव आमच्या मला तर ही जागा फार आवडली ज्यांना ती आवडत नसेल त्यांनी पाहिले तर खुशाल जावं तात्पर्य काही लोक इतके दुष्ट असतात की एकदा त्यांना दुसऱ्याच्या घरी आश्रय मिळाला की हळूहळू त्याला घरातून बाहेर काढून ते घर ते बळकावून बसतात गोष्ट दोनशे दोन चित्ता आणि कोल्हा एकदा चित्त्याला असे वाटले की आपल्या कातडीवरील विचित्र व सुंदर ठिके पाहिले असता आपले सौंदर्य सिंहापेक्षाही अधिक आहे मग इतर प्राण्यांची काय कथा का मग तो चित्ता सगळ्या प्राण्यांचा तिरस्कार करू लागला तेव्हा एक कोल्हा त्याला म्हणाला अरे ही मोठी चूक आहे कारण अंगातील सद्गुणांच्या भूषणावातून बाहेरच्या भक्त्याला शहाणे लोक भूषण म्हणत नाहीत तात्पर्य जो सुंदर आहे त्याने दर सौंदर्याचा गर्व केला नाही तर ते अधिक शोभा देईल गोष्ट दोनशे तीन सिंह आणि तीन बैल बाईल। तीन बैलांची मैत्री होती ते नेहमी बरोबरच तरण्यासाठी जात असत हे पाहून एक सिंह मनात म्हणाला यातून एखादा बैल आपल्याला खायला मिळाला तर बरं होईल त्यापैकी एकट्या बैलाला मारणे सिंहाला सहज जमले असते पण तिघे एकजुटीने राहत असता त्यांच्यावर उडी घालण्यास त्याला धैर्य होईना मग त्याने एकमेकांसंबंधीच्या खोट्या नाट्या चहाड्या सांगून त्या बैलात फूट पाडली व त्यामुळे ते आपसात एकमेकांचा द्वेष करू लागले मग ते तिघे निरनिराळ्या ठिकाणी चरत असता सिंहाने तिघांनाही मारून खाल्ले तात्पर्य एकी पुढे शत्रूचे काही चालत नाही तेव्हा शत्रू आपल्या विरुद्ध चहाड्या सांगून फूट पडण्याचा प्रयत्न करतो अशा वेळी माणसाने फार सावध राहावे गोष्ट दोनशे चार कोल्हा आणि लांडगा एक कोल्हा एकदा एका लांडग्याला म्हणाला मित्रा माझी स्थिती किती वाईट आहे याची तुला कल्पना नाही एखादा म्हातारा कोंबडा किंवा मरायला टेकलेली अशक्त कोंबडी यांच्या मला निर्वाह करावा लागतो त्यामुळे सरखा झालो आहे शिवाय भक्ष मिळवताना आपला जीव धोक्यात घालण्याचा प्रसंगच येत असेल मला गाव ठाण्यात तुझं तसं नाही तू आपलं भक्ष रानात कुरणात मिळवू शकतोस ही तुझी विद्या मला शिकवशील तर बरं होईल तुझ्या हाताखाली शिकण्यासाठी रायद्याने कोल्ह्याच्या वंशात जन्म घेऊन पहिल्याने मेंढी मारून खाण्याचा मान मला मिळेल अशी माझी अपेक्षा आहे तू मला शिकवलं तर आपले श्रम फुकट गेले असं म्हणायची वेळ नाही ना लांडगा म्हणाला ठीक आहे मी प्रयत्न करून पाहतो प्रथम तू पलीकडच्या शेतात माझा भाऊ मरून पडला आहे त्याच कातडं पांढरून ये तसं लांडग्याने त्याला निरनिराळे धडे शिकविले गुरगुरणे चावणे लढाई करणे मेंढ्याच्या कळपावर तुटून पडणे एखादी मेंढी उचलून नेणे या गोष्टीचे शिक्षण कोल्ह्याला दिले सुरुवातीला हे सगळे कोल्ह्याला लवकर जमेला पण तो मुळातच हुशार असल्याने ते सगळे तो लवकरच व्यवस्थित करू लागला त्याची हुशारी पाहून लांडग्याला आश्चर्य वाटले शेवटी एक मोठा मेंढ्याचा कळप कोल्ह्याला दिसतात त्याच्यावर तुटून पडून एका क्षणात त्याने मेंढ्या धनगर त्याचे कुत्रे यांची अगदी दाणादाण उडून दिले त्याने एक मोठी मेंढी आपल्या तोंडात धरली व तिला मारणार तोच शेजारच्या शेतातून कोंबड्याचा आवाज ऐकू आला तो ओळखीचा आवाज ऐकताच आपल्या नव्या वेशाचे त्याला भान राहिले नाही व त्याने ते लांडग्याचे कातडी फेकून दिले व गुरुचा निरोपही न तो तडक त्या कोंबड्याकडे धावला तात्पर्य मुळचा स्वभाव कितीही शिक्षण झाले तरी जात नाही गोष्ट दोनशे कावळा आणि सुरई एक कावळा सहाने व्याकुळ होऊन पाणी शोधत असता एक सुरई त्याला दिसली तिच्यामध्ये पाणी फारच थोडे होते व ते अगदी तळाशी होते त्याने आपली चोच आत घालून पाहिली पण ती पाण्यापर्यंत पोहचत नव्हती त्याने खूप प्रयत्न केले पण पाण्याचा एक थेंबही त्याला मिळाला नाही मग त्याने बरेच खडे जमा केले व त्या सुरईत टाकले तेव्हा त्याची चोच पोहोचण्या इतके पाणी उभं आले व ते पिऊन त्याने आपली धान भागविली तात्पर्य अडचणीच्या वेळी हुशार माणसे काहीतरी युक्ती योजून संकटातून सुटका करून घेतात गोष्ट दोनशे सहा बैल आणि चिलट उन्हानेत असलेला बैल जवळच्या उड्याकडे गेला आणि थोडे गार म्हणून पाण्यात जाऊन उभा इतक्यात ते एक चिलट त्याच्या शेंगावर येऊन बसले व गर्वाने म्हणाले बैलोबा मी तुझ्याशी इतकी जवळीक करतो आहे याबद्दल क्षमा कर माझ वजन तुला पेलत नसेल तर मला स्पष्ट सांग म्हणजे मी उडून जाऊन पलीकडच्या झाडावर बसेल त्यावर बैल म्हणाला अरे तुला वाटेल तर जा नाहीतर जाऊ नकोस याची मला मुळीच पर्वा नाही तुझं हे बोलणं ऐकलं नसतं तर तू येथे बसला आहेस हे सुद्धा मला कळलं नसतं तात्पर्य काही लोकांना स्वतःला मोठे महत्व आहे असे वाटते पण खरेतर तर लोक त्यांना कवडीचीही किंमत देत नाही गोष्ट दोनशे सात भाऊ आणि बहीण एका माणसाला एक मुलगा व एक मुलगी होती मुलगा दिसायला तांगडा होता व मुलगी साधारण होती ती दोनही मुले एकदा आरशात पाहत असता मुलगा बहिणीला म्हणाला ताई मी किती सुंदर आहे माझ्या सौंदर्यापुढे तुझं सौंदर्य काहीच नाही हे ऐकून त्या मुलीला फार वाईट वाटले ती आपल्या वडिलांजवळ गेली व भावाने आपल्याला हिणविल्याचे गारहाणे तिने वडिलांना सांगितले ते एकटाच वडिलांनी दोन्ही मुलांना जवळ बोलावून म्हटले तुम्ही दोघं रोज आरशात पाहत जा मुला तुझ्या सौंदर्याला वाईट वागणुकीचा व वा असध्यपणाचा कलंक लागू नये म्हणून तू आरशात पाहत जा मुली तुझ्या रूपात जी उणीव आहे ती सदाचार आणि गोड स्वभावाने भरून काढावी या हेतूने तू तु आरशात पाहत जा तात्पर्य शारीरिक व्यंगावर सद्गुणाचे पांघरून घालता येते पण सद्गुण अंगीन असतील तर नुसत्या शारीरिक सौंदर्याने माणसाचे महत्व वाढणार नाही तरुण व त्याचे मांजर एका मुलाचे एक मांजर होते त्याच्यावर त्याचे इतके प्रेम होते कि त्या मांजराची जर स्त्री होईल तर तिच्याशी लग्न करू असे तो म्हणत असे हे त्याचे बोलणे ऐकून देवाने त्या मांजराची एक सुंदर स्त्री केली व त्या मुलाने तिच्याशी लग्न केले एकदा जेवायला बसले असता त्या स्त्रीने स्वयंपाक ती आपले ताट बाजूला त्या उंदराला तिने ठार मारले हे पाहून तिचे रूप पालटले तरी मूळ स्वभावात काही फरक झाला नाही त्याचा देवाला फार त्याने एका क्षणात तिला बुरजी सारखे रूप देऊन टाकले तात्पर्य वेषात बदल तरी स्वभाव बदलणे शक्य नाही गोष्ट दोनशे नऊ कुत्रा आणि घंटा एका माणसाचा एक कुत्रा होता तो कुत्रा प्रत्येकाच्या अंगावर धावून जात असे म्हणून माणसाने कुत्र्याच्या गळ्यामध्ये एक घंटा बांधली होती ती घंटा म्हणजे एक मोठे भूषणच आहे असे समजून तो मूर्ख कुत्रा शेजारच्या कुत्र्यांचा तिरस्कार करू लागला व त्यांना आपल्या उभे राहू दे एक म्हातारा कुत्रा त्याला म्हणाला अरे तुझ्या गळ्यात वस्तू बांधली आहे तेवढ्याने तू सोताला मोठा स्वतःला पण ज्याने ही घंटा तुझ्या गळ्यात बांधली त्याने तो दागिना म्हणून बांधलेला बांधलेला नसून अप्रतिष्ठेची खूण म्हणून बांधली आहे तात्पर्य वाईट गुण व वागणुकीमुळे एखाद्या मूर्ख माणसाचे नाव झाले असेल तर त्यातही त्याला भूषण वाटते कोणत्याही कारणाने मग ते वाईट असो वा चांगले त्यामुळे प्रसिद्धी व्हावी इतकीच त्याची इच्छा असते गोष्ट दोनशे दहा मांजरे व उंदीर एकदा मांजरे उंदीर यांची लढाई फार दिवस चालली होती त्यात प्रत्येक वेळी उंदरांचा पराभव होऊन त्यांना पळून जावे लागले एकदा सगळे उंदीर जमून पराभवाचे कारण काय याचा विचार करीत असता त्यांना असे समजले की आयत्या वेळी आपला सेनापती कोण आहे हे आपल्या सैन्याला ओळखता येत नसल्याने पराभव होतो तेव्हा सेनापती कोण आहे हे ओळखता येण्यासाठी त्याने काहीतरी चिन्ह धारण करावे असे ठरले प्रत्येक सेनापतीने आपल्या डोक्यावर गवताची लहान मोळी बांधावी असे ठरले त्याप्रमाणे केले गेले नंतर सगळे सेनापती सैन्यासह लढाईवर गेले पण मांजरांपुढे उंदराचे काय जाणार पराभव होऊन ते सगळे पळत सुटले व जीव वाचवण्यासाठी बिळात शिरले अशा प्रकारे शिपा यांनी जीव वाचवला पण सेनापतीची स्थिती फार वाईट झाली त्यांच्या कपाळावर गवत बांधलेले असल्यामुळे त्यांना बिळात शिरता येईना शेवटी ते सगळे मांजरांच्या भक्षस्थानी पडले तात्पर्य मोठेपणा बरोबर माणसाची जबाबदारी व संकटे वाढतात गोष्टी वाटसर उभं जण प्रवासाला असता त्यांनी असे ठरविले की प्रवासात जर एखाद्यावर संकट आले तर दुसऱ्याने त्याला मदत करायची एका अरण्यातून जाताना त्यांच्या अंगावर एक असल धावून आले त्यावेळी त्यापैकी जो चपळ होता तो झटकन झाडावर चढला जो जाड होता त्याला पळता येईना तेव्हा तो आपला श्वास कोंडून मेऱ्याचे सोंग घेऊन जमिनीवर पडला अस्वलाने त्याच्याजवळ येऊन हुंगून पाहिले व हे प्रेत आहे असे समजून त्याला काही इगा न करता ते निघून गेले अस्वल गेल्यावर झाडावरला माणूस खाली उतरला व मित्राला विचारू लागला मित्रा ला विचार ला। त्या अस्वलाने तुझ्या कानात काय सांगितले त्यावर मित्राने उत्तर दिले अस्वलाने मला सांगितले की तुझ्यासारख्या लबाड माणसावर विश्वास ठेवू नकोस तात्पर्य सर्व व्यवस्थित असताना इतर लोक अगदी चांगले बोलतात आश्वासने देतात पण संकटाले, की जो तो स्वतःचा जीव वाचविण्याचे बघतो गोष्ट दोनशे बारा शेपूट नसलेला कोल्हा एका कोल्ह्याचे शेपूट लोखंडी सापड्यात सापडले असता ते तोडून तो पळाला प्रथम त्याला आनंद झाला की प्राणावर ते शेपटीवर पण जेव्हा तो आपल्या मंडळीत जाऊ लागला तेव्हा त्याला आपल्या लांडेपणाचे फार वाईट वाटून तो मनात म्हणाला मी मेलो असतो तर बरं झालं असतं पण ही अप्रतिष्ठा वाईट पण जे झाले त्याला उपाय नाही आता हेच कसं शोधवून नेलं म्हणजे झालं यासाठी काय बरं युक्ती करावी याचा तो विचार करीत असता त्याला एक युक्ती सुचली ती अशी की आपण सर्व कोल्हे मंडळींना एकत्र जमवून सांगावे की माझी शेपटी मी तोडून टाकून ही भूषणाची नवी पद्धत काढली आहे ती चांगली आहे आणि तसं तोडणी सुद्धा अवश्य करावं मग त्याने सगळ्या कोल्ह्यांना आपल्या घरी बोलावले व आपल्या युक्तीप्रमाणे त्यांच्या पुढे भाषण दिले तो म्हणाला अहो या शेपटीपासून काहीच फायदा नाही आपल्याला शेफ्टी म्हणजे ओझत शेपटी तोडून टाकल्यानं एक प्रकारचं सौंदर्य येऊन शिवाय पळण्यातील अडचण दूर होते मी या गोष्टीचा अनुभव घेतला आहे मी शेपटी तोडल्यापासून सुखी आहे ते सुख तुम्हालाही प्राप्त व्हावं असं मला वाटलं इतके बोलून आपले किती जण ऐकतात हे पाहण्यासाठी तो सगळ्यांकडे पाहू लागला त्याची लबाडी ओळखून मान वाकडी करून म्हणाला अहो पंडित महाराज आपली होशारी शेती काढल्यामुळे तुमचं कल्याण झालं असेल यात शंका नाही आणि आमच्यावर जेव्हा वेळ येईल तेव्हा आम्ही आपली शेती कापून टाकू तोपर्यंत तुम्ही आम्हाला आग्रह करू नये हेच बरं तात्पर्य आपली अप्रतिष्ठा होऊ नये म्हणून आपले दोष हे दोष नसून गुण आहेत असे बरेच जण सांगतात पण शहाणे लोक त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवत नाहीत गोष्ट दोनशे तेरा मेंढ्या व कुत्रे एकदा मेंढ्यानी धनगराजवळ गारहाणे केले की आमची लोकर तुम्ही नेहमी कापून घेता आमच्या दुधावर मी मांसावर आपला निर्वाह करता पण आमच्या खाण्यापिण्याची व्यवस्था तुम्ही मुळीच ठेवत नाही डोंगरावर चढवून आम्ही आमची भूक भागवतो व ओढ्याचे पाणी पिऊन दिवस घालवतो हो उलट तुमचा गलेलठ्ठ कुत्रा तुम्हाला लोकर देत नाही त्याचा दुसरा कोणताही उपयोग होत नाही तरी त्याचे मात्र तुम्ही लाड करता हे योग्य नाही ते बोलणे ऐकून कुत्रा म्हणाला अरे शांत व्हा असे हांबरी येऊ नका तुमच्याबरोबर फिरून व तुमच्यावर लक्ष ठेवून तुमचं रक्षण करण्यासाठी जर मी लसतो तर लांडग्यांनी तुम्हाला कधीच खाऊन टाकलं असतं किंवा चोरांनी चोरून दिलं असतं हे लक्षात घ्या तात्पर्य सर्व प्राण्यांचा उपयोग सारखा नसतो हे लक्षात घेतले तर कोणी कोणास नाभे ठेवण्याचे कारण राहत नाही हरिणी व तिथे पाडस एका हरिणीचे पाडस एकदा तिला विचारू लागले आई तू कुत्र्यापेक्षा चपोळ आहेस आणि त्याच्यापेक्षा जलद पडतेस असं असताना कुत्र्याचा आवाज ऐकताच तुला इतकी भीती का वाटते हरिणी त्यावर हसून म्हणाली बाळा तुझं बोलणं खरं आहे पण कुत्र्याचा आवाज ऐकताच मला भीती वाटते याचं कारण मलाही समजत नाही तात्पर्य मुळचाच भित्रा स्वभाव असल्यावर त्याला धीराच्या कितीही गोष्टी सांगितल्या तरी धीर येत नाही गोष्ट दोनशे उंदीर, हुंदीर कोंबडा एका उंदराचे पिल्लू प्रथमच बिळातून बाहेर पडले होते ते थोडा वेळ इकडे तिकडे फिरून पुन्हा बिळात गेल्यावर आईला म्हणाले आई या लहानशा जागेतून मी जरा मोकळ्या जागेत हात जाऊन आलो तर किती मजा पाहिली रस्त्याच्या बाजूने फिरत असता दोन प्राणी पाहिले एक प्राणी गडबड्या स्वभावाचा असून त्याच्या डोक्यावर तांबड्या रंगाचा तुरा होता तु जिवाँ जिवाँ ते वाँ ते वाँ तुरा तो जेव्हा जेव्हा मान हलवी तेव्हा तेव्हा त्याचा तुराही हलत असे मी त्याची मजा पाहत होतो त्याने आग्रे दोनही हात हलविले व मोठ्याने ओरडला दुसरा प्राणी मात्र शांत आणि सभ्य होता त्याच्या अंगावर रेश्मा सारखी मऊ लोकर होती तो देखणा होता व त्याच्या वागण्यामुळे त्याच्याशी मैत्री व्हावी असे मला वाटले हे एकूण उंदरी त्याला म्हणाली वेड्या तुला काही तक नाही नुसत्या दिसण्यावर जाशील तर फसशील हे लक्षात तू जो प्राणी प्रथम पाहिला व ज्याच्या आवाजाची तुला भीती वाटली तो विचारा कोंबडा निरुपद्रवी असून एखाद्या वेळी त्याच्या मांसाचा थोडासा तरी भाग आपल्याला मिळण्याची शक्यता असते पण रेशमासारख्या मऊ अंगाचा जो दुसरा प्राणी तू पाहिलास तो दुष्ट लबाड आणि क्रूर असे मांजर असून उंदराच्या मांसाशिवाय दुसरा पदार्थ फारसा आवडत नाही हे लक्षात ठेव तात्पर्य बाह्य देखावा व सौंदर्य याच्यावरून कोणाच्या अंतरंगाची परीक्षा करता येत नाही गोष्ट दोनशे सोळावी गरुड पक्षी व बाण एक गरुड पक्षी एका उंच कड्यावर ससाट हेत असता एका पारध्याने त्याला पाहिले व अचूक नेम धरून बाण सोडला तो बाण गरुडाच्या छातीला लागून तो अगदी मरायला टेकला, मरता मरता शरीरात घुसलेल्या बाणाकडे त्याने पाहिले तो त्या बाणांचा पिसारा गरुडाची पिसे लावून केला होता असे त्याला दिसले तेव्हा तो म्हणाला माझ्या पंखातल्या पिसाने ज्याचा पिसारा सज्ज झाला अशा बाणाने मी मरावं याच मला जास्त वाईट वाटतं तात्पर्य आपल्यावर आलेले संकट आपल्या लोकांच्या मदतीने निर्माण झालेले पाहून त्याबद्दल जास्त दुःख होते शेतकरी अडकलेला एक, एक गरुड दिसला त्या पक्ष्यांचे सौंदर्य पाहून त्याला दक्षिताया आली व त्याने त्याला त्या काटेने झाडापासून सोडवून मोकळे केले मोकळा होताच गरुड आकाशात उडून गेला इकडे तो शेतकरी उन्हाचा त्रास नको म्हणून एका पडक्या भिंतीजवळ बसला काही वेळाने तो गरुड खाली आला व त्या शेतकऱ्याचे पागोटे त्वचीत घेऊन पळत सुटला व काही अंतरावर ते टाकून दिले हा प्रकार पाहून गरुडाच्या कृतज्ञते बद्दल शेतकऱ्याला फार राग आला तो बसल्या जागेवरून उठला व आपले पागोटे घेऊन उन, पुन्हा त्या पडक्या भिंतीजवळ आला पण ती भिंत त्याला सगळीच पडलेली दिसली तेथे फक्त मातीचा ढी होता ते पाहून गरुडाने आपला जीव वाचवला ही गोष्ट त्याच्या लक्षात आली व त्या मुख्या प्राण्याच्या करून तो घरी गेला तात्पर्य सत्कार्याचे फळ मिळाल्याशिवाय राहत नाही गोष्ट दोनशे अठरावी असणसाच्या प्रेताला शिवत नाही एकदा एक अस्वल म्हणाले मानव जातीविषयी मला इतकी आदर आहे की मला जर कोणी पृथ्वीचं राज्य देऊ केलं तरी माणसाच्या प्रेताला कधी शिवणार नाही हे ऐकून कोल्हा म्हणाला अरे तू म्हणतोस ते कदाचित खरं असेल पण माणसाच्या पेताची तुला जशी दया येते तशीच जर जिवंत माणसाची येईल तर तुझ्या पढाईला काहीतरी अर्थ आहे असं मी समजेल तात्पर्यचा उपयोग करून घेता येणे अशक्य असते त्याबद्दल आपण निरपेक्ष आहोत असे सांगण्याचा सा प्रयत्न करणे हा केवळ ढोंगीपणा आहे गोष्ट दोनशे एकोणीस व मासा एका माणसाने नदीत गळे टाकला व त्याला एक मासा लागला त्याला तो माणूस टोपली टाकणार तोच मासा त्याला म्हणाला हे पुण्यवान पुरुषा कृपा करू मला पुन्ना नदीत टाक कोळ्याने विचारले अरे मी तुझ्यावर एवढे उपकार का बरं करावेत मासा म्हणाला मी अजून लहान आहे तेव्हा तुला आज माझा फारसा उपयोग होणार नाही मी मोठा झाल्यावर तुला माझा जास्त उपयोग होईल कोळी त्यावर म्हणाला होय तू म्हणतोस ते खरं पण पुढे प्राप्त होणाऱ्या वस्तूच्या आशेने आज हाती आलेली वस्तू टाकून देण्या इतका मी नक्कीच मूर्ख नाही तात्पर्य हातचे सोडून पळण्याच्या पाठीमागे लागणे हा वेडेपणा होय गोष्ट दोनशे विसावी माणूस व मुंगूस एका माणसाने एक मुंगूस पकडले व तू त्याला मारणार तोच मुंगूस गयावया करून त्याला म्हणाले अरे इतका निर्दय होऊ नकोस जो प्राणी तुझ्या घरातले उंदीर मारून तुझ्या धान्याचं कपड्या लट्ट्याचं करतो त्याचा जीव घेण्याचं पाप तू करू नकोस माणूस त्यावर म्हणाला तू जे उंदीर मारतोस ते माझ्यासाठी नाही आपलं पोट भरावं वा म्हणून मारतोस शिवाय सगळ्या घरात बिळ करून तू माझं करतोस तेव्हा तुझी खोटी आणि मूर्खपणाची सबब ऐकून तुला मी सोडीन अशी तू आशाही करू नकोस इतकं बोलून त्याने त्या मुसाचा प्राण घेतला तात्पर्य जी गोष्ट आपण स्वार्थासाठी करतो तिथे उपकार दुसऱ्यावर लादून संकटातून मुक्त होण्याचा प्रयत्न करणे बरे नाही गोष्ट दोनशे एकवीस कोळी व रेशमाचा किडा एका माणसाने एका खोलीत काही रेशमाचे किडे पाहिले होते तेथे एकदा एक कोळी एक मोठे जाळे विणत बसला असता एक रेशमाचा किडा त्याला म्हणाला अरे इतके श्रम करून तुझे हे मोठं जाळं विणत बसला आहे ते कशासाठी कोळी म्हणाला मुर्खा चुप बैस असले मुर्खासारखे प्रश्न विचारून माझ्या कामात व्यत्यय आणू नकोस मी जे काय करतो आहे ते माझं नाव जगाते चिरंजीव व्हावं म्हणून करतो आहे त्याचे हे बोलणे संपले नाही तो त्या माणसाचा नोकर तेथे आला त्याने ते पोळ्याचे जाळे झाडूच्या एका फटकार्यात झाडून टाकले तात्पर्य आपण आपल्या कृत्याला जितके महत्व देतो तितके इतर जण देतातच असे नाही गोष्ट दोनशे लांडगा आणि घोडा एक लांडगा हरभऱ्याच्या शेतातून बाहेर पडला तेथे त्याला एक घोडा दिसला तेव्हा तो त्याला म्हणाला अरे त्या शेतात तू लवकर जा त्याच हरभऱ्याचं पीक फार चांगलं आलं आहे तू माझा मित्र आहे तू चणे फोडू लागलास म्हणजे त्याचा जो आवाज होतो तो ऐकून मला फार आनंद होतो यासाठी तिथल्या एकाही हरभऱ्याला न शिवता सगळं शेत तुझ्यासाठी मी जसच्या तसं सोडलं आहे हे ऐकून घोडा अरे जर हरभरा हे लांडग्याचं खाद्य असतं तर तू आपल्या पोटाला उपाशी ठेवून माझ्या दातांच्या आवाजाने आपल्या कानाला आनंद विण्याची इच्छा केली नसतीस उलट त्या शेतात हरभऱ्या शिल्लक ठेवला नसता तात्पर्य आपल्याला त्याचा उपयोग नाही अशी वस्तू दुसऱ्याला देण्यात अवधार्य आहे असे नाही गोष्ट दोनशे तेवीस बहिरी व कोंबडा एका शेतकऱ्याचा एक कोंबडा शेत एक होता एकदा त्याला असे समजले की आज आपला मालक आपल्याला मारून खाणार तेव्हा तो आपण शेतकऱ्याच्या हाती सापडू नये म्हणून इकडे तिकडे लपून बसू लागला त्याने आपल्या बरोबरीच्या कोंबड्यांच्या माना कापताना आपल्या मालकाला फार वेळा पाहिले होते तेव्हापासून वाटत होती त्याला जवळ बोलावून त्याची मान कापावी म्हणून शेतकऱ्याने बरेच प्रयत्न केले पण कोंबडा आधीच सगळे जाणून असल्याने शेतकऱ्याच्या गोड बोलण्याला फसला नाही लवळ जे का त्या गोड़ शेतकऱ्याने एक बहिरी ससाणा ठेवला होता तो हा प्रकार पाहून त्या कोंबड्याला म्हणाला अरे तू किती मूळखू व कृतज्ञ आपल्या मालकाने मारलेली हाक ऐकून घेणं तुझं कर्तव्य आहे या बाबतीत माझं वागणं कसं आहे हे लक्षात घे मला दुसरी हाक मारण्याची वेळ मालकाला येत नाही त्यावर कोंबडा म्हणाला खरंच पण माझ्यासारखी तुझी मान कापून तुझ्या मांसाचे तुकडे तव्यावर भाजून खावे या कारणासाठी जर तुला जवळ बोलावलं तर तू माझ्यासारखाच लपून बसशील याबद्दल मला अजिबात संशय वाटत नाही सात्पर्य परिस्थितीप्रमाणे माणसाच्या वागणुकीत बदल होणे साहजिक आहे गोष्ट दोनशे चोवीस कोल्हा व मुखवटा एकदा एक एका मुखवटे विकणाऱ्या हे डोकं फारच सुंदर दिसत खरं पण यात रक्त नाही मांस नाही व मेंदूही नाही हे केवळ थट्टेच्या उपयोगी आहे तात्पर्य ज्याला ज्ञान नाही त्याचे सौंदर्य थट्टेला पात्र होते गोष्ट दोनशे पंचवीसा हंस व बगळे काही हंस व बगळे एका शेतातले धान्य खात असता त्या शेताचा बगळे हलक्या अंगाचे असल्यामुळे ताबडतोब बुडून गेले व हंस जड अंगाचे असल्यामुळे त्या शेतकऱ्याच्या तावडीत सापडून प्राणास मुकले तात्पर्य दुष्टांच्या संगतीत सापडलेले सज्जन शिक्षेस पात्र होतात